वाल्मिकि रामायण अरण्यकांड सर्ग बहा कबंद त्या दोघा नरश्रेष्ठ वीरा असे बोलल्यानंतर त्याला त्याने खड्ड्यात टाकून अग्नि दिला लक्ष्मणाने मोठ्या पलिताने ती चिता चहूबाजून पेटवली तेव्हा ती सर्व बाजूने जळू लागली कबंदाचे ते तुपाच्या गोळ्यासारखे महान शरीर मेदाने वितळू लागले आणि आग मंदपणे जळू लागले तो तात्काळ ती चिता सोडून दूर न होता झळाणारे आग्नीसारखा एक बर उठला महाबलवानाच्या यशोदायी तेजयुक्त विमानात बसून आपल्या प्रभेने तो महा तेजस्वी दशदेशाशी उभू लागला अंतरिक्षात जाऊन तो कबंध रामाला रा म्हणाला रामा सीता तुला कशी प्राप्त करता येईल ते थोडक्यात येईल रामा लोकात सहा युक्त्यांच्या योगाने सर्वांचा विचार केला जातो पराकष्ठाच्या वाईट अवस्थेतून जो तउंसुराखून निघाला त्याच्या उपयोगी तशाच वाईट अवस्थेतून निघाला असेल तो पडतो कारण रामा तू लक्ष्मणासह वाईट अवस्था भोगीत आहेस त्यामुळे तुझा नशिबाला हे भारती अपहरणाचे संकट आले म्हणून उत्तम सुहृद असणारे रामा तसाच सुहृद्य तसे केले नाही तर तुझा हेतू तु सिद्ध होईल असे मला विचार करता वाटत नाही रामा मी तुला सांगतो ते ऐक सुग्रीव नावाचा वानोर आहे त्याला त्याचा भाऊ इंद्रपुत्र वादी याने क्रुद्ध होऊन हाकून लावले आहे पंपेपर्यंत पसरून शोभणाऱ्या श्रेष्ठ ऋषमुख पर्वतावर तो आत्मवान वीर चार वानरांसह वानर राजा महावीरवान तेजस्वी विलक्षण प्रभा असणारा सत्यपरायण विनित धृती आणि बुद्धी थोर अंतकरणाचा आहे तो सावध प्रगर्भ तेजपुंज बळाने आणि पराक्रमाने महान वीरा कारणाने त्याच्या महात्म्या भावाने हाकून लावले तू सीतीचा शोध घेण्याच्या कामी तुझा सहायक मित्र होई। म्हणून रामा तू शोकात आता आपले मन गुंतू नकोस ईश्वाको श्रेष्ठा जे काही भवितव्य असेल ते नाहीसे करता येणार नाही कालावर मात करणे कोणालाही शक्य नाही म्हणून वीरा येथून तू त्या महाबलवान सुग्रीवाकडे लवकर जा आणि येथून जातास त्याला आपला मित्र कर त्याच्या पुढे एकमेकाशी द्रोह न करण्याचे ठरून एक व त्याून कधी अवमान होऊ नये तो कृतज्ञ आहे मनाला येणार आहे त्याला सहाय्याची इच्छा आहे तो वीर वान आहे त्याच्या मनात असलेले काम लगेच करण्याला तुम्ही दोघे समर्थ आहात त्याचा हेतू साधव वा तो तुझे काम करीलच तो वृक्षरजाचा पुत्र आहे शंकित मनाने तो पंपेवर फिरत असतो तो, तो सूर्याचा औरस मुलगा आहे वालेने त्या दुखवले आहे आपले आयुष जवळ ठेवून ऋषमुखावर वास्तव करणाऱ्या वनचारी कपिशी सत्याला स्मरून रामा तू लवकर मैत्री कर तो कपिश्रेष्ठ या लोकातील राक्षसांची सर्व ठिकाणे बिनचुकपणे जाणतो तो त्यात निपुण आहे त्याला रामा या जगात माहीत असे काही नाही हे शत्रुधवना जोवर सहस्र किरण सूर्य तापत असेल तेवढ्या वेळात तो वानरांच्या सह नद्या अनेक पर्वत पर्वतातली दुर्गम स्थाने गुहा शोधून तुझ्या पत्नीला प्राप्त करेल आपल्या प्रचंड शरीराच्या वानरांना तो तुझ्या वियोगामुळे शोभ करीत असलेल्या सीतेला करता, सर्व दिशाना पाठविल रावणाच्या घरात सुद्धा तो सुंदरी मैथिलीचा शोध घेईल ती अनिंदिता मेरूच्या उंच शिखरावर असो की पाताळाच्या अगदी तळात असो तो वानर श्रेष्ठ राक्षसांना मारून तुझी प्रिया परत तुला आणून देईल अरण्यकांडाचा बहात्तरावासा